ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवत महापुराण स्कंध दुसरा अध्याय पहिला ध्यानविधी आणि भगवंतांच्या विराट स्वरूपाचे वर्णन श्री शुक म्हणाले राजा लोकहितासाठी म्हणून विचारलेला हा प्रश्न फारच चांगला आहे कारण मनुष्यासाठी ऐकणे इत्यादींबाबत श्रेष्ठ काय असे तू विचारलेस आत्मज्ञानी पुरुष अशा प्रश्नाचा सा मोठा सादर करतात राजेंद्रा जे गृहस्थ संसारातील कामधंद्यात घडून गेले आहेत आपल्या स्वरूपाला जे जाणत नाहीत त्यांच्यासाठी ऐकण्यासारख्या सांगण्यासारख्या इत्यादी हजारो गोष्टी आहेत हे राजा त्यांचे सर्व आयुष्य रात्री झोपेत किंवा स्त्री सहवासात आणि दिवसा संपत्तीची हाव किंवा कुटुंबाचे पालनपोषण या यातच संपून जाते संबंधी समजतो ते शरीर पुत्र, पत्नी इत्यादी सारे मिथ्या आहेत असा अडकून जातो की रात्रंदिवस आपण मृत्यूच्या दाढेत आहोत हे पाहूनही तो सावध होत नाही म्हणून परीक्षिता जो अभयपद पर प्राप्त करून घेऊ इच्छितो त्याने सर्वांचा आत्मा असणाऱ्या सर्वशक्तिमान शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्याही प्रकारे का होईना जीवन असे बनवावे कि मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण अवश्य व्हावे हे राजा निर्गुण स्वरूपात रमलेले म्हणून विधी निषेधाच्या मर्यादा ओलांडले मुनी सुद्धा प्रामुख्याने महापुराणाचे मी माझे वडील श्री व्यास यांचे कडून अध्ययन केले होते हे राजर्षे निर्गुण परमात्म्यामध्ये पूर्ण निष्ठा असूनही भगवान श्रीकृष्णांच्या लिलांनी माझे हृदय आकृष्ट केल्यामुळे मी या पुराणाचा अभ्यास केला तू भगवंतांचा परमभक्त आहेस म्हणून मी तुला हे सांगतो श्रद्धा ठेवतो त्याची शुद्ध चित्तवृत्ती ताबडतोब श्रीकृष्णांच्या चरणी स्थिर होते जे लोक लौकिक अगर पारलौकिक कोणत्याही वस्तूची इच्छा करतात किंवा या उलट संसारातील दुखांचा अनुभव घेऊन त्यापासून विरक्त झाले आहेत आणि निर्भय अशा मोक्षाची इच्छा करतात अशा साधकांसाठी आणि संकीर्तन करणे हा सर्व मार्ग सर्व शास्त्रांनी निश्चयपूर्वक सांगितलेला आहे आपले कल्याण साधण्यात तत्पर नसणाऱ्यांच्या व्यर्थ जाणाऱ्या दीर्घ आयुष्याचा काय फायदा सावध राहून ज्ञानासाठी उपयोगात आणलेल्या एक दोन घटिकाही श्रेष्ठ आहेत कारण त्या आपल्या कल्याणाकरता उपयोगात आणल्या जातात राजर्षी खटवांगाने आपले आयुष्य संपत आले आहे असे जाणून दोन घटकांमध्येच सर्वस्वाचा त्याग करून भगवंतांचे अभयपद प्राप्त करून घेतले परीक्षितात तुझ्या जीविताचे अजून सात दिवस शिल्लक आहे या कालावधीमध्ये आपल्या पारलौकिक कल्याणासाठी तुला जे काही करता येईल कर। मनुष्याने भयभीत होऊ नये त्याने वैराग्याच्या शस्त्राने शरीर आणि त्याच्याशी संबंध असणाऱ्यांविषयीची ममता तोडून टाकावी मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जला स्नान करावे आणि पवित्र तसेच एकांत स्थानी विधीपूर्वक आसन घालून बसावे त्यानंतर परम पवित्राच्या अन मात्रांनी युक्त असलेल्या अक्षर परब्रह्माचा म्हणजे ओंकाराचा मनपूर्वक जप करावा प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा आणि प्रणवाचे विस्मरण होऊ देऊ नये बुद्धीच्या सहाय्याने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परावृत्त करावे आणि कर्मवासनाने चंचल झालेल्या मनाला विचाराने काबूत ठेवून ते भगवंतांच्या मंगलमय रूपाकडे लावावे स्थिर चित्ताने भगवंतांच्या मूर्तीमधील कोणत्याही एका अवयवाचे ध्यान करावे अशा प्रकारे एकेका अंगाचे ध्यान करता करता विषय वासना रहित झालेल्या मनाला पूर्ण रुपाने भगवंतामध्ये असे तल्लीन करावे की ते पुन्हा दुसऱ्या कोणत्याही विषयांचे चिंतन करणार नाही जे प्राप्त झाल्यानंतर मन भगवत प्रेमाच्या आनंदाने भरून जाते तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे मन रजोगुणामुळे चंचल किंवा तमोगुणामुळे मूढ मुण झाले तरी धैर्याने योग धारणेच्या द्वारा त्याला वश करून घ्यावे कारण अशी धारणाच वरील दोन गुणांचे दोष नाहीशी करते स्थिर झाल्यावर योगी आपला परम मंगलमय आश्रय जो भगवान त्यांना पाहतो तेव्हा त्याला लगेच भक्तियोगाची प्राप्ती होते परिक्षिताने विचारले ब्रम्हण जी धारणा मनुष्याच्या मनातील मध्ये तात्काळ काढून काधु ता, टाकते ती धारणा कोणत्या वस्तू मध्ये कोणत्या प्रकारे केली जाते आणि तिचे स्वरूप काय श्री शुकु म्हणाले परीक्षिता आसन श्वास आसक्ती आणि इंद्रियांवर विजय मिळवून नंतर बुद्धीने मनाला भगवंताच्या स्थूल रूपामध्ये स्थिर करावे हे कार्यरूप संपूर्ण विश्व जे काही कधी होते आहे अगर असेल असे संपूर्ण विश्व ज्यामध्ये दिसते तेच भगवंतांचे स्थूल आणि विराट शरीर आहे जल वायू, आकाश अहंकार महत्त्व आणि प्रकृती या सात आवरणांनी वेढलेल्या या ब्रह्मांड रूपी शरीरात जो विराट पुरुष आहे तोच धारणेचे आश्रय भगवान आहेत तत्वज्ञ पुरुष त्या विराटाचे वर्णन असे करतात विराट पुरुषाचे तळवे हे पाताळ ताचा आणि पंजे हे रसातळ घोटे हे महातळ आणि पोटऱ्या या तलातल आहेत विश्वमूर्ती भगवंतांचे दोन गुडघे हे सुतळ दोन्ही मांड्या हे वितळ आणि आतळ आणि कंबर भूतळ आहे हे परीक्षिता त्यांच्या नाभिरूप सरोवरालाच आकाश म्हणतात आदिपुरुष परमात्म्याच्या छातीला स्वर्गलोक गळ्याला महर लोक वदनाला जनो लोक आणि कपाळाला लोक म्हणतात त्या सहस्त्र शिर्षे असलेल्या भगवंतांचा मस्तक समूह म्हणजे सत्यलोक होय इंद्राभी देवता त्यांचे हात आहेत दिशा कान आणि शब्द श्रमणेंद्रिय आहेत दोन्ही अश्विनी कुमार त्यांच्या नाकाची छिद्रे आहेत गंध हे घ्राणेंद्रिय आहे आणि धगधगणारी आग त्यांचे मुख आहे भगवान विष्णूचे नेत्र अंतरिक्ष आहेत आणि जीव रस आहे वेदांना भगवंतांचे ब्रम्हरंद्र म्हणतात आणि यमाला दाढा सर्व प्रकारचे प्रेम दात आहेत आणि जगाला मोहून टाकणारी त्यांची माया हेच त्यांचे हास्य म्हटले जाते ही अनंत सृष्टी हा त्यांच्या मायेचा कटाक्ष विक्षेप आहे अधर्म पाठ आहे जननेंद्रिय हा प्रजापती तर अंडकोश मित्रावरून आहे समुद्र पोट आहे तर मोठ मोठे पर्वत त्यांची हाडे आहेत हे राजन विश्वमूर्ती विराट पुरुषाच्या नाड्या म्हणजे नद्या होत वृक्ष आहेत अतिशय प्रभावी वायू हा श्वास आहे काल ढगांना त्यांचे केस मानले आहे संध्या म्हणजे समय त्या अनंताचे वस्त्र आहे महात्मा लोकांनी अव्यक्त अशा मूल प्रकृतीला त्यांचे हृदय म्हटले आहे आणि सर्व विकारांचा खजिना असलेले मन चंद्र म्हटले गेले आहे सर्वात्मा भगवंतांचे चित्त म्हणजेच महत्त्व आणि रुद्र म्हणजे त्यांचा अहंकार म्हटले आहे घोडे खेचर उंट आणि हत्ती त्यांची नखे आहेत वनात राहणारे सर्व मृग आणि पशु त्यांच्या कटीप्रदेशात आहेत निरनिराळ्या प्रकारचे पक्षी हे त्यांचे अद्भुत रचना कौशल्य आहे स्वयंभू व मनू त्यांची बुद्धी आणि मनुचे संतान मनुष्य त्यांचे निवासस्थान आहे गंधर्व विद्याधर चारण आणि अप्सरा हे शर्ज आदी संगीतातील स्वरांचे आठवण आहे दैत्य सेना त्यांचे वीर्य आहे ब्राह्मण मुख क्षत्रिय भुजा वैश्य मांड्या आणि शूद्र त्या विराट पुरुषाचे चरण आहेत विविध देवतांच्या नावाने जे द्रव्यमय यज्ञ केले जातात ते त्यांचे कर्म होय परिक्षिता विराट भगवंतांच्या स्थूल शरीराचे दर करतात अशी कोणतीच वस्तू नाही स्वप्न पाहणारा जसे स्वप्नावस्थेत आपल्यालाच विविध पदार्थांच्या स्वरूपात पाहतो त्याप्रमाणे सर्वांच्या बुद्धी वृत्तींच्या द्वारे सर्व गोष्टींचा अनुभव घेणारा सर्वांतर यामी परमात्मा ही एकच आहे त्या सत्यस्वरूप आनंद निधी भगवंतांचेच भजन केले पाहिजे अन्य कशातच आसक्ती असता कामा नये कारण त्यामुळेच जीवाचा अधपात होतो अध्याय पहिला समाप्त